संबंध अभिध्येय आणि प्रयोजनमूलक द्वितीय खंड तेरावा अध्याय प्रमाण विचार, आणि प्रमेय आरंभ दुसऱ्या दिवशी संध्याकाळी श्रीवास अंगणात ब्रजनाथ पोहोचले आणि एक सगन बकुळ वृक्षाखाली पारावर बसून वृद्ध बाबाजी महाराजांची प्रतीक्षा करू लागले इकडे का कोणास ठाऊक बाबाजींच्या हृदयात ब्रजनाथाविषयी वास्तल्य भाव जागृत झाला ते ब्रजनाथाची प्रतीक्षा करीत होते ब्रजनाथ आल्याची चाहूल लागताच ते आपल्या भजन कुटीतून बाहेर आले आणि त्यांना मोठ्या प्रेमाने मारली। सोबत कुटीत घेऊन आले आणि त्यांना बसण्यास आसन देऊन स्वतः स्वतही बसले ब्रजनाथाने बाबाजीच्या चरणांची धुळी आपल्या मस्तकी लावून मोठ्या नम्रतेने म्हणाले न मोठ्या नम्रतेने म्हटले महात्मन आपण काल मला निमाई पंडितांचे मूल सिद्धांत दशमुलाची शिकवण देण्याविषयी सांगितले होते आता कृपया मला त्याविषयी उपदेश करावा ब्रजनाथाच्या अशा प्रकारच्या सुंदर प्रश्नास ऐकून बाबाजी मोठे प्रसन्न झाले आणि फार प्रेमाने म्हणाले बेटा मी तुला आता प्रथम दशमुलाचे सूत्र श्लोक सांगतो या श्लोकात दशमुलाच्या दहाही तत्वांचे स रूपात निरूपण केलेले आहे तू पंडित हैस या श्लोका विवेचन पूर्वक धारण करना चीवा जीवाण प्रकृति कवलिता तीमुक्ता सकलमपी हरे साधन शुद्ध भक्तीम साध्यमदभागवत आदी स्मृतीशास्त्र तथा वेदानुगत, वेदानुगत प्रत्यक्ष आदी प्रमाणच प्रमाण म्हणून स्वीकारलेले आहे या प्रमाणांमुळेच हे सिद्ध होते कि हरीच परमतत्व आहेत ते सर्व शक्तिमान आहेत ते अखिल रसामृत सिंधू आहेत मुक्त आणि बद्ध दोन्ही प्रकारचे जीवच त्यांचे विभिनांश तत्व आहेत बद्ध जीव मायेच्या अधीन असतात मुक्तजीव मायामुक्त तत्व असतात अखिल जगत श्री हरींचा अचिंत्य भेदाभेद प्रकाश आहे शुद्ध भक्तीच एकमात्र साधन आहे आणि कृष्णप्रितीच एकमात्र वस्तू आहे स्वयं भगवान श्री गौरांगदेवांनी श्रद्धाळूजीवास दहा प्रकारच्या तत्वांचा उपदेश दिला आहे त्यातील पहिले तत्व आहे प्रमाणत प्रमेय तत्व आहेत तू प्रथम प्रमाण आणि प्र, प्रमेयाचा अर्थ समजून घे ज्या विषयास प्रमाणाद्वारे सिद्ध केले जाते त्यास प्रमेय म्हणतात आणि ज्याच्याद्वारे प्रमेय वस्तूला प्रमाणित केले जाते त्या वस्तूला प्रमाण असे म्हणतात उपरोग श्लोकात मूळ दहा तत्वे अर्थात संपूर्ण दशमूल तत्व सामावले आहे पुढचा श्लोक दशमुलाचा प्रथम श्लोक असेल ज्यात दशमुला पहिल्या तत्वाचे विवेचन आहे दुसऱ्या श्लोकापासून आठव्या श्लोकापर्यंत संबंध तत्व नवव्यात तत्व आणि दहाव्यात प्रयोजन आहे तत्व, श्लोकाचा अर्थ ऐकून ब्रजनात म्हणाले बाबाजी महाशय मलाही का आत, मलाही आता काहीही विचारायचे नाही पुढच्या श्लोकाचा ऐकून काही विचारायचे असेल तर मी आपल्या श्रीचरणी निवेदन करीन आपण कृपया दशमुलाचा प्रथम श्लोक ऐकावा बाबाजी खूपच छान मी तुला दशमुलाचा प्रथम श्लोक ऐकवतो ध्यानपूर्वक ऐक स्वत वेदो, हरिदयित वेद प्रभृति प्रमाण सत प्राप्तम प्रमिती विषयान तथा प्रत्यक्षादि प्रमिती सहित साधयती न श्रीहरीचे कृपा पात्र आदींद्वारे परंपरा क्रमाने संप्रदायात जे स्वतः सिद्ध वेद प्राप्त होतात ते अन्मय वाक्य म्हटले जातात ते अन्मय वाक्य आपल्या अनुगत प्रत्यक्षादी प्रमाणांच्या साहाय्याने नऊ प्रकारच्या प्रमेय तत्वांचे साधन करतात ज्या व्यक्ती ज्या युक्तीचे तात्पर्य केवळ तर्क आणि तर्कच असतात अशी युक्ती अचिंत्य विषयांचे विवेचन करण्यास सर्वदा पंगू असते अचिंत्य तत्वाच्या व्यापारात तरकाचा प्रवेश नाही शिष्य परंपरेद्वारे शिकवण दिलेली आहे या, याचे वेदांमध्ये काही प्रमाण आहे का बाबाजी हो आहे मंडकोपनिषदात म्हटले आहे ब्रह्मदेवान प्रथम भुव विश्वस अथर्वाय ज्येष्ठ पुह आणखी नहीक्षर पुरुषम वेद सत्यम प्रो वाचतात तत्व ब्रह्मविद्या व्रजनात ऋषींनी स्मृतीशास्त्रामध्ये वेदांचा अर्थ ठीक ठिकच केला आहे त्याचे काही प्रमाण आहे का बाबाजी सर्व शास्त्रिता मर्यादा ब्रह्मणे प्रोक्ता धर्म यमतात्मक प्रोक्ता चुत्राय मनवे पूर्वजाय सा इत्यादी व्रजनात का बनले बाबाजी संसारात अशा लोकांची गणनाच अधिक आहे जे मायावादाचा आश्रय करून भक्तिरहित कुपथावर चालतात मायावाद दोषरहित शुद्ध भक्तांचा जर कुठला वेगळा संप्रदाय नसेल तर संसारात सत्संग देणे दुर्लभ होऊन जाईल म्हणूनच पद्मपुराणात म्हटले आहे संमताय विही मंत्रास्ते विफला मतः श्री ब्रह्म रुद्र सणका वैष्णवा हिती पावणहा अर्थात श्री रामानुज श्री श्री रामानुज ब्रह्म मध्व रुद्र विष्णू स्वामी आणि चतुषण निंबादित्य या चारही संप्रदायांचे वैष्णवजन जगतास पवित्र करणारे आहेत या चारही संप्रदायाच्या आचार्यांद्वारे दीक्षित मंत्राच्या व्यतिरिक्त अन्यान्य समस्त मंत्र निष्फल आहेत यात ब्रम्ह संप्रदाय सर्वात प्राचीन आहे ब्रह्मापासून आज या संप्रदाय ब्रमान आज तागा येत हा संप्रदाय शिष्य क्रमाने चालत आलेला आहे गुरु परंपरे या संप्रदायामध्ये त्यावरून त्यात कुठेही काहीही परिवर्तन अथवा कुठलाही अंश प्रक्षेपित होण्याची थोडी देखील संभावना राहत नाही म्हणूनच संप्रदायाप्रमाणे मान्यता प्राप्त ग्रंथांमध्ये थोडा देखील संदेह असण्याची आवश्यकता नाही संप्रदाय एक फारच सुंदर आणि आवश्यक व्यवस्था आहे हेच कारण आहे की साधू संतांमध्ये सत संप्रदायाची प्रणाली अत्यंत प्राचीन काळापासून चालत आलेली आहे ब्रजनाथ सांप्रदाय प्रणालीत एकानंतर दुसरे अशा समस्त आचार्यांची नावे मिळतात का बाबाजी संप्रदाय प्रणालीत अधून होणाऱ्या प्रधान आचार्यांची नावे सापडतात ्रजनात मी ब्रह्म संप्रदायांची गुरुपरंपरा ऐकू इच्छितो बाबाजी ऐक पर मेस्तीस ब्रमा जगदपती तस शिष्य नारदो भूतव्या भूतव्यास शिष्याता शुको व्यासस्त शिष्यव प्राप्त ज्ञानावरोधनात व्यासालब्ध कृष्ण दीक्षो मध्वाचार्यो महाशय तस शिष्यो नरहरी शिष्यो माधवो दिज अक्षोभ्यस्त शिष्यो अभूत शिष्यो जय तीथक तस शिष्यो ज्ञान सिंधुस्त शिष्य महानिधी शिष्यो राजेंद्र तस जय धर्मा मनुस्त शिष्योयद मध्यमद्ष्णु पुरी भक्तीरत्नावली जय धर्म शिष्यो बुधब्रह्मण्य पुरषोत्तम व्यासतीर्थस्थ शिष्यो यशक्र विष्णुसहिता श्रीमल्लक्ष्मी पतीस्त शिष्यो भक्ती रसाय तिष्य श्लोकास प्रथम श्लोकात वेदास एकमात्र प्रमाण स्वीकारलेले आहे तथा प्रत्यक्षादी प्रमाणास वेदानुगत झाल्यावर त्यांनाही प्रमाण मानले गेले आहे परंतु न्याय आणि संख्यादी दर्शनात काही अधिक प्रमाण दिसून येतात पौराणिकांनी तर आठ प्रकारचे प्रमाण स्वीकारलेले स्विका, आहेत मते असण्याचे कारण काय आहे आणि जर प्रत्यक्ष आणि अनुमानास सिद्ध प्रमाणाच्या श्रेणी ठेवले गेले नाही तर यथार्थ ज्ञानाचा बोध देखील कसा होऊ शकेल मला समजावून सांगण्याची कृपा करा बाबाहेोष सर्वतमान राहतात इंद्रियांद्वारे जे ज्ञान प्राप्त होते त्या सत्य आणि दोषरहित कसे मानावे पूर्ण समाधी अवस्थेत सिद्ध मोठे मोठे महर्षी आणि संत आचार्यांच्या निर्मल हृदयात सर्वतंत्र स्वतंत्र आणि सर्वशक्तिमान भगवान उदित होऊन वेदाच्या रूपात सिद्ध प्रकट करतात म्हणून या स्वत सिद्ध ज्ञान स्वरूप वेदांची प्रामाणिक आणि भ्रम प्रमात विप्रलिप्सा आणि कारण कारणात अर्थ वेगवेगळा स्पष्ट करून समजावून सांगा सांगावा बाबाजी बाबाजी बीव आपल्या असंपूर्ण इंद्रियाद्वारे कुठल्या विषयाचे जे चुकीचे ज्ञानसंग्रह करतो त्यास भ्रम म्हणतात जसे बाळवंटात उन्हाळ्यात सूर्याच्या किरणांमुळे मृगजळात पाण्याचा भ्रम होतो जीवाची प्रकृती बुद्धी स्वभावत असीमित असते या सीमित बुद्धीद्वारे असीम जे सिद्धांत केलेले जातात जे सिद्धांत केले जातात त्यात म्हणतात घटना चक्राने इंद्रियाची असमर्थता अपरिहार्य आहे अकस्मात कुठली एक वस्तू पाहून त्यात अन्य वस्तू असण्याचा भ्रम असल्या कारणाने जो चुकीचा सिद्धांत निर्माण होतो त्यास कारण पटळ म्हणतात ब्रजनात प्रत्यक्ष आदी प्रमाणांचे मूल्य नाही काय बाबाजी जड जगताचे ज्ञान प्राप्त करण्याकरिता प्रत्यक्ष आदी प्रमाणांव्यतिरिक्त आणखीन उपायच काय आहे परंतु चितजगता संबंधी प्रत्यक्ष आदी प्रमाण अनुपयुक्त आहेत त्यांच्या चितजगतात प्रवेश त्यांचा चितजगतात प्रवेश नाही चितजगता संबंधी ज्ञानात वेदच एकमात्र प्रमाण आहे जर प्रत्यक्षादी प्रमाणांद्वारे प्राप्त ज्ञान स्वतः सिद्ध वेद वेदप्रमाणुगत असेल तर ते आदरणीय आहे अन्यथा परि अन्यथा परित्याज्य आहे म्हणून स्वतः सिद्ध वेदच एकमात्र प्रमाण आहेत हो प्रत्यक्ष प्रमाणादिप्रमाणांनाही प्रमाण मानले जाऊ शकते जर ते वेदागत असेल तर ब्रजनाथ गीता आणि भागवता श्रेणीत सामील होत नाहीत का बाबाजी गीतेस भगवंताची वाणी असल्याने गीतेस भगवंताची वाणी असल्याने उपनिषेद गीतोपनिषीद म्हटले गेले आहे म्हणूनच गीता वेद आहे त्याचप्रकारे दशमूल तत्व श्री चैतन्य महाप्रभूंची शिकवण असल्याने भगवंताची वाणीच आहे म्हणूनच ते दे देखील वेद आहेत संपूर्ण स्वरूप श्रीमद भागवत सर्वश्रेष्ठ प्रमाण आहे अन्य शास्त्रांच्या असूनही प्रमाणाच्या स्वरूपात ग्रहण योग्य नाहीत तंत्रशास्त्र तीन प्रकारचे आहेत सात्विक राजसिक आणि तामसिक यात पंचरात्र यात पंचरात्र आदी सात्विक तंत्रसमूह असल्याने प्रमाण श्रेणीत मान्य आहेत व्रजनात वेदांच्या अंतर्गत खूपसे ग्रंथ आहेत त्यापैकी कोणते कोणते ग्रंथ प्रमाण स्वरूपात ग्रहण करण्यायोग्य आहेत आणि कोणते कोणते ग्रहण ग्रहण आहेत बाबाजी वेळोवेळी काही असत व्यक्ती आपल्या स्वार्थपूर्ती करिता वेदांमध्ये अनेक अध्याय मंडळे आणि मंत्र जोडीत असतात यानंतर जोडलेले अंशास प्रक्षिप्त प्रक्षिप्त अंश म्हणतात वेदार्थाचे वेदग्रंथाची प्रामाणिकता कशी कशी लागेल अशी गोष्ट नाही उलट सतसंप्रदायाच्या आचार्यांनी ज्या ज्या वेदग्रंथास वेळोवेळी प्रामाणिक मानले गेले मानले आहे तेच वेद ते आहेत आणि तेच प्रामाणिक आहेत परंतु ज्या ग्रंथास अथवा त्यांच्या ज्या अंशास प्रामाणिक मानले गेले नाहीत मानले नाहीत ते त्याचे आहेत ब्रजनाथ सत्यसंप्रदायाच्या आचार्यांनी कोणत्या कोणत्या वेदग्रंथांना स्वीकारले आहे बाबाजी ईश केन कट प्रश्न मुंडक मांडुक्य तैतिरिय